अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विणशोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने रहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला ना मी धन्य मला केला मी तुम्हा समटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हा तुम्हापासून नाही दूर याला साक्षर हुरीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊ न, न करावे अप्रमाण तुम्ही माझे मनविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे जाने भावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने दावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा रहावे समाधानी नको सुख दुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजे न मानावे एका प्रभू शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाल नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतकरण। करण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतिती ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण, कृपा करील रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात